पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराब निरुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील फुलाचा प्रयोग प्रकरण चौथे राजा आला फुला वाचला फुलाचा तो शेजारी गबरू राजधानीत आला होता फुलाला फाशीची शिक्षा झाल्याचे त्याला कळले फुलाच्या अंगरख्याच्या किशात ती कळमे असतील ते प्रयोग असतील परंतु कसा मिळवायचा तो अंगरखा फुलाला त्याच्या कपड्याचंच फाशी देतील का सरकार स्वतःचे कपडे कशाला खर्च करील फुलाच्या पेताची व्यवस्था कोण करणार ते मांगच बहुद्धाते काम करतील त्या मांगाकडे जावे फुलाचे कपडे त्यांनी द्यावे असे ठरवावे गबरूच्या मनात असे विचार आले फाशी देणाऱ्या मांगाच्या घरी तो गेला मांगाच्या मांडीवर लहान मुलं होते मांग त्या मुलाला खेळवित होता तुम्हीच ना त्या उद्या फाशी देणार गबरूने विचारले हो काय काम आहे तुम्हाला एक विचारायचे आहे तुम्ही का फाशी जाणाऱ्याचे नातलं हो मग त्यांना फाशी दिल्यावर ते प्रेत माझ्या ताब्यात द्या प्रयत्न देता आले तर निदान त्याच्या अंगावरील कपडे तरी द्या तेवढी आठवण राहील ते कपडे आम्ही घरात ठेऊ तेच पाहू नाही म्हणू नका प्रयत्नही देता येणार कपड्यांचे पाहीन परंतु तुम्ही मला काय द्याल मी काय देणार काहीतरी दिले पाहिजे माझ्या या मुलाबाळानं नको का सोख तुम्ही फाशी देता तरी मुलांना खेळवता तुम्ही कठोर नाही झालात वाघीन का पिलांना चाटीत नाही आणि फाशी देणे आमचा दंदा आहे आम्ही क्रूर नाही पटकन कसे फाशी द्यावे ते आम्हाला समजते फाशीची शिक्षा झाल्यावर कोणीतरी फाशी देणारा हवा ना हाल हाल होऊ न देता पटकन फास बसेल असे करणारा नको का कोणी फाशी जाणारा पटकन मरेल याची मी काळजी घेतो परंतु फाशी दिल्यावर मला काय मिळते तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक फाशीच्या शिक्षेस हजर राहण्याबद्दल वीस वीस रुपये मिळतात तर आम्हाला म्हणजे प्रत्यक्ष फास्ट नवणारा दोन दोनच रुपये असो काय देणार बोला, दहा रुपये देईन निघून जा काम होणार नाही पन्नास देईन छट शंभर घ्या पाचशे देता पाचशे हो तीनशे देतो आता अधिक मागू नका परंतु पैसे आत्ता मोजा आत्ता हो मी रात्री आणून देतो एक लाख रुपये पुढे मिळतील या आनंदात गबरू होता त्याने शहरातील एका सदन आप्ताकडून कर्ज काढले रक्कम घेऊन तो रात्री मांगाकडे गेला मांगाने पैसे मोजून घेतले मात्र फसवू नका गबरू म्हणाला मांग फसवीत नसतो सकाळी तेथे असेल ठीक गबरू गेला केव्हा उजाडते असे त्याला झाले आज रात्र का मोठी झाली आज सूर्य का कुठे पळाला अजून कोंबडा का आरवत नाही पाखरे का खिलबिल करीत नाही कधी संपणार रात्र शेवटी एकदाचे उजाडले आज उजाडताच फुलाला फाशी द्यावायचे होते लोकांच्या झुंडी बाहेर पडल्या फाशी जाणाऱ्याचे हाल पाण्यासाठी थवे जात होते देशद्रोहाला शिक्षा द्या फाशी अशा गर्जना करीत लोक येत करी होते फुला शांतपणे प्रार्थना करीत होता त्याच्या तोंडावर मंगल प्रसन्नता होती त्याच्या कोठडीसमोर कळी येऊन उभी होती परंतु त्याचे लक्ष नव्हते एकदम बाय झाले गर्जना झाल्या फुलाने खिडकीतून पाहिले तो हसला त्याने दाराकडे पाहिले ती कळी रडत होती रडू नका तो म्हणाला माझ्या बाबांना क्षमा करा ती म्हणाली माझ्या मनात कोणाविषयी राग नाही आता तुम्हाला नेतील घाबरू नका वाईट वाटून घेऊ नका किती तुम्ही थोर पृथ्वीवरचे तुम्ही देव इतक्या डबू साहेब तिथे आले सशस्त्र शिपाई आले कोठडीचे दार उघडण्यात आले दोळ्या बांधून फुलाला त्यांनी नेले कळी रडू लागली ती आपल्या गेली ती देवाची प्रार्थना करीत होती बाहेर लोक फाशीसाठी अधीर होते आणि गबरू आच्याजवळ गर्दीत उभा होता जिकडे तिकडे कडेकोट बंदोबस्त होता लोक आता अधीर झाले होते इतक्यात फाशी जाणारा जीव त्यांच्या दृष्टीस पडला लोकांनी टाळ्या वाजविल्या फाशी जायच्या आहे तरी हा दुःखी नाही बेरड आया बेरड पक्का निगरगट्ट असे लोक म्हणत होते फुलाला वधस्तंभाजवळ उभे करण्यात आले अधिकारी उभे होते मांग दोरी हातात घेऊन तयार होता शेवटची खून होण्याचे अवकाश वधस्तंभावर सुर्याचे किरण पडले होते सर्वत्रस प्रकाश पडला सकाळचा कोवळा सोनेरी प्रकाश परंतु हे काय हा कसला गरबला हटो हटो राजा आगया हटो ठेरो, राजा आगया ठरो असे शब्द कानावर आले घोडेस्वार दौडत ते येत होते त्यांनी आपले घोडे गर्दीत लोटले घोड्यांच्या टापांखाली कोणी तुडवले गेले हटो ठैरो राजा आगया सर्वत्र एकच घोष एकच आरोळी ते घोडेस्वार वजस्तंभाजवळ गेले राजा येत आहे थांबा असा त्यांनी निरोप दिला सर्व लोकांचे डोळे वधस्तंभाकडून आता राजाकडे वळले कोठे आहे राजा नवीन उदार राजा तो पा आला राजा आला शुभ्र घोड्यावर बसून वेगाने वे राजा येत होता राजा चिरायू हो क्रांती चिरायू हो अशा गर्जना झाल्या वधस्तंभाजवळ जाऊन राजा उभा राहिला राजाला पाहता सर्वांची हृदय उचंबळली सूडबुद्धी मावळली हृदय बदलली डोळे निराळे झाले राजा बोलू लागला सर्वत्र शांतता होती माझ्या प्रियजनांनो मी वेळेवर आलो तुमच्या हातून पाप होऊ नये म्हणून देवाने मला वेळेवर आणले प्रजेचा पापाची जबाबदारी राजाच्या शिरावर असते माझे दोन प्रधान गेले त्यांची चौकशी केली गेली असती तर ते निर्दोष ठरते माझे जणू दोन डोळे गेले दोन हात गेले कोणीतरी गायक बातमी उठवतो तुम्ही ती खरी मानता असे चंचल व अधीर नकाहू सत्यासत्याची निवड करायला शिका विचारी प्रजेसा, संयमी प्रजेसा मला राजा होऊ दे आपल्या देशाची जगात अपकिर्ती व्हावी असे तुम्हाला वाटते का या देशातील लोक वाटेल तेव्हा खवळतात एखाद्याला विना चौकशी हाल हाल करून ठार करतात या देशात न्यायनिती नाही असे जगाने म्हणावे आपल्या देशाला कमीपणा येईल असे कोणीही कधी वर्तन करता कामा नये देशाचा मान वाढावा कीर्ती वाढवा गौरव वाढवा तुमच्या देशाची उदाहरण इतरांना होऊ दे तुमच्या देशाकडे सारी दुनिया कौतुकाने बोट दाखविल असे वागा या अपराध्याला येथे उभे करण्यात आले आहे पहा तो कसा शांतपणे उभा आहे पाप असे उभे राहू शकत नाही हा मनुष्य अपराधी आहे का महात्मा आहे आपण चौकशी करू जे कागदपत्र याच्या घरी सापडले ते मी वाचत आहे इतरही सारा पुरावा मी बघत आहे जर हा मनुष्य अपराधी ठरला तर त्याला आपण शासन करू सूड म्हणून नाही न्यायासाठी म्हणून सूडबुद्धी माणसाला शोभत नाही आपण मानसकी वाढवूया फाशीची शिक्षा रद्द करण्यात येत आहे आरोपीला तुरुंगात घेऊन जा पुढे चौकशी करू आपण न्यायाने वागूया मनुष्यधर्माला जागरुक राहूया परमेश्वर सर्वांना सद्बुद्धी देवो राजाच्या भाषणाचा विलक्षण परिणाम झाला किती न्यायी राजा खरा राजा राजा चिराई हो आपण माणसे होऊ या खरेच सूड देशाची कीर्ती वाढवूया उगीच मारले ते प्रधान परंतु राजा आला आता सारे ठीक होईल तो मार्ग दाखविल किती थोर मनाचा राजा राजाचा जय जयकार असो असे लोक म्हणू लागले फुलाला पुन्हा तुरुंगात नेण्यात आले लोक राजाची स्तुती करीत घरो घरी गेले मांग घरी गेला तो गबरू मात्र त्या वजस्तंभाजवळ मेल्याप्रमाणे बसला होता